सर्गवीस राम पुढे बोलू लागला बाल्यदशेतील अनर्थाचा विचार सोडून दिला तर नंतर येणाऱ्या तारुण्यावस्थेत मनुष्याला सुख मिळालं असेही दिसत नाही मनुष्य हा कामरूपी पिशाच्याने दूषित होऊन आणि विषय उपभोगांची इच्छा करूनच तारुण्यावस्थेत येऊन पोहोचतो आणि त्यामुळे त्यापासून त्याचा अधप्पातच होतो नाना भोग इच्छा अंतकरण प्रबल हो मनुष्य मूर्ख बनते मनुष्यूपी बिड़ा काम रूपी पिशाच वेगा घुसते ना प्रकार निर्माण कर मणसाचपात करते मुला अंजन घूमिगत ध्वन दूर तरुणमयाच्या मनुष्याना वृत्ती चिकांच्या सतत होणाऱ्या चिंतनामुळे नाना तऱ्हेच्या व्यसनांना मनुष्य बळी पडतो आणि अखेर राग लोभाधिकांच्या तावडीत सापडून नाश पावतो सारंश यवन हे महानरकाचेच बीज आहे मनुष्याच्या चित्तामध्ये नित्य नवे नवे भ्रम निर्माण करून योगन हे मनुष्याचा नाश करते तेवढा नाश दुसरे कोणीही करू शकत नाही श्रंगारादी रस त्याचप्रमाणे रागलोभादी चोर वाघ सर्प इत्यादींच्या आश्चर्यकारक वृत्तांताने आणि भयानक आवाजाने भरून गेलेली तारुण्य रूपे अरण्यातील भूमी जो मनुष्य सुरक्षितपणे पार करून जातो तोच खरा वीर पुरुष ज्यामधील रूपे ही तेजस्वी असली तरी प्रत्येक क्षणी बदलणारी असत अहंकार रूपी में ज्यात गर्जना करीत असतात तसेच ते विद्युत प्रकाशाप्रमाणे क्षणकार टिकून नाहीसे होणारे असते असे हे अमंगर वकोसे वाटते जे भोगत असताना मधुर आणि रमणीय वाटते परंतु परिणामी कडू ठरते जे निंदादी दोषांचे केवळ भूषण असून मद्यप्यांच्या घोंगाटाप्रमाणे तिरस्करणे असते अशा प्रकारचे हे दुष्ट दारुण्य मला तुच्छ वाटत आहे स्वतः मिठ्या असून सत्य भासणारे आणि मनुष्याची सहज फसगत करणारे असं हे स्वप्नातील स्त्रीच्या संघाप्रमाणे मिठ्या असणारी तारुणी असल्याने मला त्याचा तिटकारा वाटतोय मनावर वाटणाऱ्या सर्व वस्तू मध्ये जे विशेष श्रेष्ठ आहे परंतु ज्याचे मनोहरत्व हे क्षणकार टिकते आणि गंधर्व नगरीप्रमाणे जे केवळ भास मात्र असते आशा अशा यवनाविषयी मला वीट आलाय धनुष्यापासून सुटलेला बाण लक्षवेध करीपर्यंत जेवढा काळ जातो तेवढ्या का काळपर्यंत सुख असते आणि दुःख मात्र पुरेपूरणे पुरे भयंकर असतो तसेच मनुष्याला जे निरंतर तापस देते अशा त्या तारुण्यात काय अर्थ आहे आपातरमणी आपातर किंवा जे बाह्यता रमणीय भासते त्या ज्या चित्ताची पवित्र अवस्था नसते आणि एखाद्या वेशेच्या संघाप्रमाणे जे जे कारण होते, अशाया मनाला आनंद कसा जगयकारी जसेमोठे उत्पाद होता हो सर्व जगाच्या मोठ संकटे एक <coughs> रुद्ररूप धारण करना साक्षात भगवान शंकर ही अंधकार रूपी अन्यथा त्याने मोठी भ्रांती निर्माण करतो आणि मनुष्याची सदाचार विकलता येते तारुण्यात स्त्रीचा वियोग झाला म्हणजे वणव्याने जळणाऱ्या वृक्षाप्रमाणे शोक अग्निने मनुष्याचे अंतरकरण जळून जाते नदीते पाणी जसे पावसाळ्यात गडूळ होते त्याप्रमाणे कितीही निर्मळ उदार आणि शुद्ध असली तरी ती कलुषित होते नदीमध्ये प्रचंड भयानक नाटा उसळत असल्या तरी त्या नदीतून पोहून पहिल्या तीरावर जाणे एक होईल परंतु तारुण्य रूपे नदीत उच्च तृष्णारूपी लाटांच्या तावडीतून सुरक्षितपणे पैल तिरायला जाणं अगदीच अशक्य ती, ती सुंदर स्त्री ते तिथे उन्नत असत आणि ते तिथे सुंदर मुख या विषयांच्या चिंतनाने तारुण्यामध्ये माणूस अगदी पिडला जातो विषयोपभोगामध्ये आसक्त होऊन राहत असलेल्या तरुणाला सत्पुरुष मान देत नाहीत इतकेच नव्हे तर छिन्न झालेल्या जीर्ण गवताच्या काडीसारखे त्याला तुच्छ मानतात अज्ञान रुपी झिप्पाड हत्ती उन्मत असून तो आपल्या गंडस्थाच्या ठिकाणी दोषरूपी मोती धारण करतो अशा या हत्तीला ठिकाण आहे एका दृष्टीने आरण्याच आहे संताप आणि शोक हे त्या अरण्यातील वृक्ष आहेत आणि मने ही त्या वृक्षांची मोठी मूळ आहेत अशा त्या वृक्षावर दोषरूपी सर्प वस्ती करून असतात तसेच यवन हे कमल असून विषय सुख हे त्यातील केशर होत वाईट कल्पना ही त्यांची दळे होत आणि नाना प्रकारच्या चिंता ह्या त्यावरील भ्रमरी होत नवयौवन हे आधीव्याधीरूपी पक्ष्यांचे घरटे असून पुण्य पाप हे त्या पक्ष्यांचे पंख तर हृदय हे त्या पक्ष्यांच्या संचाराचे सरोवर आहे नवयौवन हा एक समुद्र आहे आणि जरादी दुखे ह्या त्या सागराच्या सीमा आहेत विषयांचे असंख्य कल्पना तरंग म्हणजे त्या समुद्रावरील दाटा होत यवन हा तीव्र वायु विवेक आदि उत्तम गुणांचे हरण करो रज तम हम प्रसार करने यवन करूपी धूली कण्हे विषय वसनारूपी रोग उत्पन्न कर मनुष्य निस्तेज करता दुस्सह हो अंति दोष पर विकास हा दो भ्रमरान जाग आ श्रेष्ठ गुणा उच्छेद करते यवनाचा भर म्हणजे दुष्कृत्यांचा विलास तारुण्य चंद्र असून शरीरूपी कमलातील रजोगण रुपी परागांच्या योगाने आकर्षित करून मोहतो शरीर लता कुंजातील तारुण्य ही एक पुष्प मंजिरी असून ती मनरूपी भ्रमराला आपल्याकडे खेचून आणते शरीर ही एक मरुभूमी असून त्यातील उष्णतेने निर्माण होणाऱ्या तारुण्य रूपी मृगजलाकडे मनरूपे हरिण धावत जातात आणि अखेरीस विषयांच्या गुन पडतात या शरीरूपी रात्रीला हे पौर्णिमेच्या चा चांदण्याप्रमाणे असते चित्तरूपी सिंहाची ती आयाळ जीवित सागरावरची ती एक लहर आहे अशा या यवनाबद्दल मला येतकिंची काही आनंद वाटत नाही या देहरूपी जंगलाला तारुण्य हे शरद ऋतूप्रमाणे किंचित फल देते मग अशा तारुण्यावर अवलंबून राहण्याचा अर्थच नाही एखाद्या दुर्भागी माणसाच्या हातातून एकाएकी चिंतामणी नाहीसा व्हावा त्याप्रमाणे हा तारुण्यरूपी पक्षी शरीररूपी वृक्षावरून हा हा म्हणता उडून जातो तारुण्य जरजसे वाढत जाते तसतशा संताप निर्माण करणाऱ्या इच्छा उत्पन्न होऊन मनुष्याचा नाश करतात जोवर यौवनरूपी रात्र रा पूर्णपणे संपलेली नाही तोवर रागद्वेषादींच्या रूपातील पिशाचे स्वैरपणे संचार करत राहतात मरणाऱ्या पुत्राबद्दल माणसाला दया येते ना मग तशीच दया नाना तऱ्हेच्या विकार आणि युक्त आणि क्षणभंगूर अशा करावे क्षणकार टिकून नाश पावणाऱ्या गर्विष्ठ बनतो तो महामूर्खच असतो असा तो प्राणी मनुष्य असला तरी त्याची योग्यता पशुसारखीच हो अभिमान मोह आणि उन्मत्तपणा याने भरून राहिलेल्या तारुण्याचा जो कोणी अभिलाष धरतो त्याला थोड्याच काळामध्ये पूर्ण पश्चाताप करण्याची वेळ निश्चित येते हे साधू पुरुषात जे कोणी पुरुष यवनरूपी संकटातून सहजपणे तरुण जातात तेच पूज्य तेच महात्मे आणि तेच खरोखर पुरुष प्रचंड आकाराच्या मगरीने युक्त समुद्र एक वेळ तरून जाता परंतु नाना प्रकारच्या विकारांच्या दाटा उसळत असलेल्या तारुण्यातून सुरक्षितपणे बाहेर पडणे फार कठीण येथवर दुष्ट यवनाची ये निंदा झाली खरी परंतु सद्विचारात घालवलेल्या तारुण्याची स्थिती मात्र अशी नसते ते सुविचारयुक्त तारुण्य विनयाने सुशोभित झालेले साधूजनांच्या निवासस्थानाप्रमाणे विश्रांती सुख देणारे दयेने शोभवंत झालेले आणि दया क्षमा शांती आदी गुणाने परिपूर्ण असलेले असते म्हणून असे मंगलकारक तारुण्य या जगात नंदनवनाप्रमाणे दुर्लभ असते इति श्री वासिष्ठ महारामाणे वैराग्य प्रकरण विश